पुस्तक भारत रत्न कल्पना चावला मूळ लखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे कर्नाल ते युनायटेड स्टेट्स कल्पना जेव्हा चंदीगडमधे होती तेव्हा एकदा तिचा भाऊ संजयला घेऊन फ्लाईट स्कूलला आली पण तेथील अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांची लेखी परवानगी मागितली ती तिच्या वडिलांनी नाकारली तेव्हा संजयने तिला खूप मोलाचा सल्ला दिला प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची असत लढाई विदेशात शिक्षणासाठी जाण्याची कल्पना जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजात अंतिम वर्षात होती तेव्हापासून तिने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या विद्यापीठात जाण्याची तयारी सुरू केली तिला पदवी मिळताच हिंदुस्तान अरोनॉटिक्स लिमिटेड बंगलोर सारख्या कंपन्यांकडून तिला नोकरीसाठी बोलावणे आले अशा अवस्थेत तिने स्वतःच्या कॉलेजमधे शिकविणे पसंत केले खरे पाहता तिला नोकरी करण्यापूर्वी तिच्या विषयाचे अधिक ज्ञान घ्यायचे होते म्हणून युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश मिळेपर्यंत तिने सद्य परिस्थितीला एक पर्यायी व्यवस्था म्हणून स्वीकारले त्या काळात तिच्या वडलांचा टायर बनविण्याचा नवीन व्यवसाय खूपच जोरात होता भारतभर त्यांची चलती होती तसेच परदेशातही त्यांच्या ते टायरांना मागणी होती तिचे वडील बहुतेक व्यवसायानिमित्त शहराबाहेरच असत त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या माघारी त्यांच्या मुलांनी धंद्यात लक्ष घालावे त्यांना आठवते हो मला वाटते असे की कल्पना व माझ्या मुलाने माझ्या व्यवसायात यावेळी तो तेव्हाचा काळ जेव्हा कल्पना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिच्या भावाने धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली होती पदवी मिळल्यानंतर कल्पनाला मनात एक भीती होती की तिला सुद्धा भावाप्रमाणेच घरातील व्यवसाय करावा लागेल या भीतीपोटी पदवी मिळल्यानंतर ही कल्पना थोड्या अवधीसाठी देखील करणार आली नाही लवकरच युएसए मधील काही विद्यापीठ तिला पुढील कोर्ससाठी बोलावण्यात आले तिने आनंदाने अर्लिंगटन येथील टेक्सास विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ एरोस्पेस सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागासाठी पसंती दर्शविली याशिवाय त्या विभागाकडून तिला आर्थिक मदतही मिळाली जी खरोखर तिला जरूर होती पण विद्यापीठात प्रवेश घ्याची तारीख जवळ आली होती आणि तिचे वडील अजून परदेश दौऱ्यावरून परत आल नव्हते अशा पुरुषप्रधान व सनातन घरात एवढ्या मोठ्या मुद्द्यावर निर्णय तिचे वडीलच घेऊ शकत होते त्यामुळे तिने प्रसंगावदन साधून चंदीगडमध्ये राहून शिकविणे पसंत कल तिच्या वडिलांना आठवत सुदैवाने तिशाच्या अंतिम दिनाकापूर्वी काही आठवडे अगोदर घरी परतले ते दोन महिन्यांच्या प्रवासानंतर घरी आले होते तेव्हा ते जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी कल्पनाबद्दल चौकशी केली तिने घरी असायला हवे होते पण ती घरी नव्हती त्यांना सांगण्यात आले की ती चंदीगडमध्ये आहे कुटुंबाती कुटुंबातील एका सदस्याने त्यांना खिजवले तुम्हाला तिच्यासाठी वेळ नसतो मग कशासाठी तिच्याबद्दल विचारता त्यांच्या मोठ्या मोंडोकडून कुटुंबातील प्रत्येकजण आई भाऊ बहिणी सर्वांना त्यांना फैलावर घेतले जेव्हा त्यांनी विचारलं ती चंदीगडमध्ये काय करते आहे ते म्हणाले तुम्ही स्वतः जाऊन का पाहत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ते चंदीगड येथील तिच्या हॉस्टेलवर गेले पण तिथे ती नव्हती मग ते तिच्या कॉलेजात प्रिन्सिपलला भेटण्यासाठी गेले अखेर यशस्वी प्रिन्सिपल सरांनी त्यांना तिच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल माहिती दिली तिचे प्रिन्सिपल त्यांना म्हणाले चावलांनी तुमच्याकडे पैशाशिवाय दुसरे काही नाही ते पुढे असंही म्हणाले की तिला जर युनायटेड स्टेट्सच्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा असेल तर थोडा अवधी उरला आहे प्रिन्सिपल सरांनी त्यांना त्या ते वर्गात नेले जे ते कल्पना शिकीत होती तिच्या वडिलांना आठवते हो ती फळ्यावर लिहित होती व ती पाटमोरी दिसत होती थोड्या वेळानी ती वळली आणि मला पाहिले ती माझ्याकडे शाश्व्यांनी चालत आली आणि म्हणाली बाबा तुम्ही माझ्या स्वप्नांना धुळेला मिळवलं तुमच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही टेक्सासला प्रवेश घेण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट होती आणि केवळ चार दिवस सातत तिच्याकडे ना पासपोर्ट होता ना व्हिसा तिकीट काहीच नव्हते श्री चावलांनी कल्पनाला विचारले तुला युनायटेड स्टेटसला जायचे आहे का ती उत्तरली हो माझा खर्च मी स्वतःच्या पैशाने करणार तिचे वडील म्हणाले की तुला जे करायचे ते तू करू शकते पण मी सुद्धा तुला आर्थिक पाठबळ देईल ठीक आहे आता मी केवळ पुढच्याच वर्षी जाऊ शकते कारण माझ्याकडे पासपोर्ट व्हिसा यापैकी काहीच नाही श्री चावलांनी एक गोष्ट स्वतःच्या जीवनातून शिकली होती ती म्हणजे अर्ध्यावर कुठलीही गोष्ट सोडायची नाही त्यांनी कल्पनाला विचारले की तुला याच वर्षी जायची आहे का ती म्हणाली हो तिच्या वडिलांनी तिला तात्काळ राजीनामा सांगितलं पण कल्पनाला भीती होती की तिला कर्नाला तर नेले नार नाही ना किंवा तिन परत घरी याव म्हणून ही शकल तर नसतं अखिन राजीनामा दिला त्यांनी कल्पनाला पासपोर्ट व्हिसा आणि तिकिट मिळावत म्हणून आपली ओळखपणाला लावली तसंनी तिच्या भावाच्दा तिकीट काढल जिन तो कल्पनासोबत अमरिका विद्यापीठात जाऊन तिची व्यवस्थित सोय करून परत चोवीस ऑगस्ट या दिवशी मध्यरात्री कल्पना व संजय ब्रिटिश एअरवच्या विमानानिघाल दुर्दैवान त्या विमानाला अगोदर उशीर झाला व नंतर तद्द झाल तिचे सर्व कुटुंब शोकाकुल झाले पण तिचे वडील ज्यांच्या जीवनात अपयश नावाच्या शब्दाला जागा नव्हती हो त्यांनी अमेरिकेतल्या सर्व मित्रांना संपर्क साधण्यास सुरुवात केली शेवटी त्यांनी कल्पनाला शर्थीने विद्यापीठात पोहोचते केले तिचा विद्यापीठात प्रवेश अंतिम तारखेपूर्वी झाला विद्यापीठातील लोकांनी कल्पनेला विमानतळा नेण्याची जबाबदारी स्वतः पेल